सर्ग तेथे महात्मा राम आनंदात राहत असता शरद ऋतू गेला आणि हवासा वाटणारा हेमंत ऋतू आला एकदा एका प्रभाती राम करता गोदावरी नदीला गेला त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा भू वीर्यवान लक्ष्मण सीतेसह हाती कलश घेऊन त्याच्या गोमाग जात असताना त्याला म्हणाला प्रिय भाषी रामा ज्या काळामुळे शुभवर्ष अलंकृत झाल्यासारखे वाटते तो तुला प्रिय वाटणारा काळ आता आला आहे धुक्यामुळे दुसणे अस्पष्ट होत आहे भूमी पिकाने संपन्न झालीय पाणी प्यायचे वाटत नाही अग्निकसा गोडगोड वाटतो नव्या धान्याचा नैवेद्य दाखवायच्या पूजाने पितृ पूजन केल्यावर त्या पूजा या काळात करणारे सज्जन पापमुक्त होतात विपुलतेची इच्छा करणाऱ्या ग्रामात गोरसाची खूप समृद्धी होते राजे लोक जय मिळवण्याच्या इच्छेने प्रवासाकरता हिंडू लागतात सूर्य तर दक्षिण दिशेकडे निश्चितपणे झुकू लागल्याने उत्तर दिशा कुंकू न लावलेल्या स्त्रीप्रमाणे निसर्गताच हिमाच्या राशीने संपन्न असलेला हिमवंत पर्वत सूर्य त्याच्यापासून दूर असल्यामुळे अगदी स्पष्टपणे आपले नाव सार्थक करणारा हिमसंपन्न पर्वतच यावेळी झालेला आहे हे दिवस फिरायला फार चांगलंय भर दुपारी फिरताना सुद्धा सुख वाटते सूर्य सुखाचा वाटतो सावली आणि पाणी नकोशी वाटतात सूर्य सौम्य वाटणारे धुके चांगलेच असलेले थंडी आरोग्यदायी आणि तापमान सौम्य असलेले असे हे दिवस आहेत आजकाल आणि दिवस हिमाने झाले रात्री आकाशाखाली झोपणी सोडावे लागते आजकाल रात्री पुष्य नक्षत्र पुढे असते आणि वातावरण धुसर असते थंडी अधिकच वाढून रात्री दीर्घ होतात आपली सुखकारकता चंद्राने सूर्याकडे दिलेली आहे चंद्रबिंब हिमकणानी लालसर दिसते आरशा फुंकर घातली म्हणजे जसा तो धुरकटतो तशा आरशासारखा चंद्रप्रकाश दिसतो हिमकणाने धूसर झालेले चांदणे पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा सुंदर दिसत नाही उन्हाने काळवणलेल्या सीतेसारखी ही चंद्रप्रभात दिसते पण तशी शोभत मात्र नाही स्वाभाविकपणे थंड असणारा पश्चिमेकडचा वारा आजकाल हिवाने भरल्यामुळे या प्रभात काळी थंड वाटत आहे सूर्योदयाच्या वेळी क्रौंच सारस पक्ष्यांच्या आवाजाने ती कशी शोभत आहेत खजुरीच्या फुलांसारख्या तांदळाच्या थोडीशी खाली वाकलेली भाते कशी शोभत आहेत हिम आणि झुके याने झाकळलेल्या आणि रांगत येणाऱ्या किरणाने दूर उगवलेला सूर्य सुद्धा चंद्रासारखा दिसतो दिवसाच्या प्रारंभी ज्याचा प्रभाव थोडासा जाणवतो मध्याने ज्याचा स्पर्श सुखावं होतो असा हा पृथ्वीला चिकटून असलेला किंचित पिवळ दिसणारा सूर्यप्रकाश दहीवर पडल्यामुळे गवताची कुरणे किंचित ओली झाली आहे आणि त्यावर सकाळचे ऊन पडले त्यामुळे ही वनभूमी किती सुंदर दिसते अतिशय तहान लागून खूप भरलेल्या थंड पाण्याला आनंदाने स्पर्श करणारा वनातला हत्ती आपली सौंड चटकन ओढून येतो पाण्याच्या जवळ बसलेले हे पक्षी पाण्यात फिरणारे आहेत पण भित्रे जसे युद्धा शिरत नाहीत तसे ते त्या पाण्यात बुडी मारत नाहीत दिवसा दहिवराने आणि रात्री झोक्याने झाकल्यामुळे पुष्पहीन वनराजे झोपल्यासारखी दिसते वाफेचा थर ज्यांच्या पाण्यावर जमलेला आहे ज्यांच्या काठावरचे सारस पक्षी केवळ त्याने केलेल्या आवाजामुळेच ओळखू येतात दहीवराने ज्यांच्या तीरावरची वाळू ओली झाली आहे अशा नद्या त्यांच्या तीरावरूनच सध्या ओळखू येतात हिमकण पडल्यामुळे आणि सूर्यप्रकाश मंद झाल्यामुळे डोंगरांच्या माथ्यावर असलेले पाणी थंडीमुळे पाऱ्यासारखे वाटते जीर्ण होऊन पाने गळून पडल्यामुळे आणि पराग आणि पाकळ्या सुकून गेल्यामुळे हिमाने ध्वस्त झालेल्या आणि केवळ दांडे चुरलेल्या कमळांचीही सरोवरे अशोभनीय वाटतात परंतु नरव्याघ्र याच काळात धर्मात्मा भरत दुःखाने भरलेल्या अंतकरणाने तुझ्यावरील भक्तीमुळे तिकडे नगरीत तप आहे राज्य मान नानांडळीसह शरीर नदीला जात असेल नाही अत्यंत सुखात वाढलेला सुकुमार असा तो उत्तर रात्री थंडीत कुडकुडत शरीयूत कसे बरे स्नान करीत असेल कमळाच्या पाकडीसारखे नेत्र असणारा सावळा कांतिमान पातळ पोटाचा महान धर्मज्ञ सत्यवादी लाज बाळगणारा जितेंद्रिय प्रियस बोलणारा गोड दीर्घबाहू असा तो शत्रुदमन नाना सौख्यांचा त्याग करून केवळ तुला आर्यालाच काया वाच्या मनाने भजणारा तुझा भाऊ महात्मा भरत तू वनात राहून जी तपस्या करीत तिचे बरोबर अनुकरण करीत आहे त्याने स्वर्ग जिंकलाय माणसे पित्याच्या वळणावर न जातात मातेच्या वळणावर जातात असा जो लोकापवाद आहे तो भरताने खोटा पडलाय जिचा भरता दशरथ आणि सज्जन स्वभावाचा पुत्र भरत ती माता काही काही कशी क्रूर अशी बरे क्रूर कशीवरे धर्मपरायण लक्ष्मण प्रेमाने असे बोलत असताना आई विषयीची निंदा सहन्न होऊन राम म्हणाला रा, बाबा रे आपल्या मधल्या आईचा तू असा तिरस्कार कधीही करू त्या दशरथाता है।, है तरी भरता चा मने चंचल होते प्रिय मधुर वचने आठवत हृदय अमृता सारखे मनाला आल्लायक अ थोर मना भरता शत्रुघ्ना तुझा सह लक्ष्मण केवे मे भेटेन असा शोक करीत तो गोदावरी नदीकडे गेला आणि लक्ष्मण सीतेसह त्याने तेथे स्नान केले उदक सोडून त्याने पितरांचे आणि दैवतांचे तर्पण केले आणि उगवत्या सूर्याचे आणि निष्पाप देवतांचे स्तवन केले स्नान केल्यावर राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह स्नान केल्यानंतर पर्वतराज हिमालयाच्या पुत्रीसह आणि नंदीसह जसा भगवान रुद्र शिवस शोभावा तसा शोभू लागला अरण्यकांडाचा सोळावा सर्ग समाप्त